जशी खरोखर हित वैभव संपन्न यश आहे अशा करता कर्म करणाऱ्यांनी कर्म केलं पाहिजे सांगा था था हा पावन चार चांगला आहे की जक्कुमचं झाड आम्ही त्या झाडाला चालीम लोकांसाठी उपद्रव बनवलेला आहे ते एक झाड आहे जे नरकाच्या तळातून निघत त्याच्या कळ्या अशा आहेत जणू काय शैतानांची डोकी जिंदिनचे लोक ते खातील आणि त्यानेच पोट भातील मग त्यावर त्यांना पिण्यासाठी उकळत पाणी मिळेल आणि त्यानंतर त्यांची परती त्याच नरकाग्नीकडे होईल हे ते लोक होत ज्यांना आपले वाढवढील वाड़ मार्गभ्रष्ट आढळलंय आणि त्यांच्याच पदचिन्हांवर ते परत सुटले ओलपदे ओलपदल वस्तुस्थिती अशी होती की यांच्यापूर्वी बरेचसे लोक मार्गनष्ट झालेले होते तंबी देना प्रेषित पाठले होतेंबी दिखाला अल्लाह जो आम्ही यापूर्वी नू अली इस्लाम ने पुकारलं होत तर पहा की आम्ही कसं छान उत्तर देणारे होतो आम्ही त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना भयंकर यातनेतून वाचवलं आणि त्याच्याच वंशाला बाकी ठेवलं आणि नंतरच्या पिढ्यात त्याचे स्तुती आणि गुणगान राहू दिला सलाम आहे नुआले सलामला सर्व जगवास्यांमध्ये आम्ही नेकी करणाऱ्यांना असाच ने मोबदला देज असतो वास्तैपणे त्यांचा ईमानदार दासन पैकी होता मग प्रतिपक्षाला आम्ही बुडून टाकलं बाइनन मिन शियाती इब्राहिम इज जा रब्हू बिकल्बिन सليم इज قال لابيه وقومه ماذا تعبدون इब्राहिम अली इस्लाम होता तेव्हा तो आपल्या रबच्या हुजुरात शुद्ध हृदयानिशी आला जेव्हा त्यानं आपल्या पित्याला आणि आपल्या लोकसमुदायाला सांगितलं या काय वस्तू आहेत ज्यांची तुम्ही उपासना करत आहात काय अल्लाहला सोडून खोटेर असलेले देव तुम्ही इच्छिता बरे सकल जगांच्या रथ संबंधी तुमची काय कल्पना आहे नक्षत्रांवर एक नजर टाकली आणि म्हणाला माझी तब्येत बरी नाही पुढं ते लोक त्याला सोडून निघून गेले त्यांच्या पाठीमागे तो गुपचूप त्यांच्या देवाळ शिरला आणि म्हणाला आपण का खात नाही झालं तरी काय आहे आपण बोलू सुद्धा नाही त्यानंतर तो त्यांच्यावर तुटून पडला आणि उजव्या हातानं खूप आघात केले परत येऊन ते लोक धावत धावत त्याच्याजवळ आले قال اتعبدون ما تنستون والله خلقكم وما تعملون قالوا بنو له بنيانا فالقوه في الجحيم आणि या वस्तूंना देखील ज्या तुम्ही म्हणता त्याने आपापचं सांगितलं याच्यासाठी एक अग्निकाही तयार करा आणि याला धनधकट्या आगीच्या ढिगाऱ्यात फेकून द्या त्यांनी त्याच्या विरुद्ध एक कार्यवाही करू इच्छिली होती परंतु आम्ही त्यांनाच खाली पाडलं فَقَالَ إِنِّي ذَاهِبٌ إِلَى رَبِّي سَيَهْدِينِ رَبِّي هَبْ لِي مِنَ الصَّالِحِينَ فَبَشَّرْنَاهُ بِغُلامٍ حَلِيمٍ فَلَمَّا بَلَغَ مَعَهُ السَّعْي قَالَ يَا بُنَيَّ إِنِّي أَرَى فِي الْمَنَامِ أَنِّي أَذْبَحُكَ فَانظُرْ مَاذَا تَرَى قَالَ يَا أَبَتِ افْعَلْ مَا تُؤْمَرُ سَتَجِدُنِي إِنْ شَاءَ اللَّهُ مِنَ الصَّابِرِينَ इब्राहिम अलीस्लामने सांगितलं मी आपल्या रबकडे जात आहे तोच माझं मार्गदर्शन करील हे पालन करत्या मला एक पुत्र प्रदान कर जो सदाचाऱ्यांपैकी असावा या प्रार्थनेच्या उत्तरात आम्ही त्याला एक सहनशील पुत्राची शुभवार्ता दिली तो मुलगा जेव्हा त्याच्यासमोर धवपळ करण्याच्या वयात आला तेव्हा एके दिवशी इब्राहिम अलीस्लामनं त्याला सांगितलं हे माझ्या मुला मी स्वप्नात पाहतो की मी तुला जबा करत आहे आता तू सांग तुझा काय विचार आहे त्यानं सांगितलं हे पित्या जी काही आज्ञा आपण दिली जात आहे तसं करून टाका आपण लहान इच्छिल तर मी धैर्य पैकी आढळ मोन मान तुकवली आणि इब्राहिम इस्लाम न पुत्राला कपळानिशी पाडलं आणि आम्ही पुकारलं हे इब्राहिम तू स्वप्न साकार केलं आम्ही सत्कार्य करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो निश्चितच ही एक उघड परीक्षा होती आणि आम्ही एक मोठी कुर्बानी मोबदल्यात देऊन त्या मुलाची सुटका केली आणि त्याची प्रशंसा आणि गुणगान नंतरच्या पिढ्यात सदग मागे ठेवलं सलाम आहे इब्राहिम इस्लाम वरि नेकी तो मची शुभार्ता दिली सदाचारींपैकी एक पैगंबर आणि त्याला आणि इसा कलिस्लामला बरकत दिली आता त्या दोघांच्या वंशापैकी कोणी परोपकारी आहे तर कोणी आपल्या स्वतःवर स्पष्ट जुलूम करणारा आहे ولا قدمنانا على موسى وهارون ونجيناهما وقومهما من الكرب العظيم ونصرناهما فكانوا هم الغالبين واتيناهما الكتاب المستبين وهديناهما الصراط المستقيم يعني موسى عليه السلام आणि हारून عليه सलाम यांच्यावर उक्कार केले त्यांना आणि त्यांच्या लोकासमुहाला मोठा यात्नितून मुक्त केला त्यांना साहे प्रदान केला की ज्यामुळे तेच विजयी ठरले त्यांना अगदी स्पष्ट ग्रंथ प्रदान केले त्यांना सरळ मार्ग दाखवला आणि नंतरच्या पिढ्यांमध्ये त्यांचं इष्ट स्मरण बाकी ठेवलं सलाम आहे मुसाअल इस्लाम आणि हारुन अल इस्लामवर आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो वास्तविकत त्यांच्या मोमीन दासांपैकी होते आणि इलिया सल इस्लाम ही, ही निश्चितच प्रेक्षितांपैकी होता स्मरण करा जेव्हा त्यानं आपल्या लोकसमूहाला सांगितलं लो होतं तुम्ही भीत नाही का काय तुम्ही बंडचा धावा करता आणि उत्तम सर्जन करताला सोडून देता त्याला जो तुमचा आणि तुमच्या अगोदरच्या आणि नंतरच्या पूर्वजांचा रब आहे परंतु त्यांनी त्याला खोटं ठरवलं म्हणून आता ते निश्चितच शिक्षेसाठी हजर केले जाणार आहेत अल्लाच्या त्या दासनखेरीज ज्यांना विशेष रोखलं गेलं होतं आणि इलियास आली इस्लामचं सुस्मरण आम्ही नंतरच्या पिढ्यांमध्ये बाकी ठेवलं सलाम आहे इलिया सल इस्लामवर नेकी करणाऱ्यांना असाच ने मोबदला देत असतो खरोखरच तुमच्या यमनधारक दासांपैकी होता आणि लुतल इस्लाम ही त्याच लोकांपैकी होता प्रेषित स्मरण कर सर्व सुटका एका कुं खेरीज, जी पाठीमागे राहनापैकी होती मग उर ले सर्वना आज तुम्हें रिवस अवशेषांत का अक्कल यही आणि खचितलाम सुद्धा प्रेक्षितांपैकी होता स्मरण करा जेव्हा त्यानं एका भरलेला नावेकडे वळ काढला मग फास टाकण्यात सामील झाला आणि त्यात मात खाल्ली सत्य शेवटी मशे नेरंकूत होता आता जो तो पावित्र कान कर पैकी नो मशे पोटाईन सरतेशेवटी आम्ही त्याला अत्यंत दुर्दशित एका एक खडकाळ जमिनीवर फेकून दिला, आणि त्यावर एक लताधारी वृक्ष उगवला यानंतर आम्ही त्याला एक लक्ष अथवा त्यापेक्षा जास्त लोकांकडे पाठवलं त्यांनी इमान आणलं अनि वेका विशिष्ट वेळेपर्यंत त्यांना राहू दिला फास्टفيهم ان ربك البنات ولهم البنون ام خلقنا الملائكه اناثا وهم شاهدون الا انهم من افهم ليقولون ولد الله وانهم لكاذبون اصطف البنات على البنين ما لكم كيف تحكمون افلا تذكرون <تصفيق> मग जरा या लोकांना विचारा काय यांच्या मनाला ही गोष्ट पटते की तुमच्या रक्षासाठी तर असाव्यात मुली आणि यांच्यासाठी असावीत मुलं काय खरोखरच आम्ही फरिश त्यांना स्त्रिया बनवला आहे आणि हे डोळे देखत गोष्ट म्हणत आहेत चांगला ऐकून घ्या वास्तविकपणे हे लोक आपल्या मनानं घडून ही गोष्ट म्हणत आहेत की अल्लाह संतती बाळगतो आणि प्रत्यक्षात हे खोटारडे आहेत काय अल्लाहनं पुतळाऐवची मुली आपल्यासाठी पसंत केल्या तुम्हाला झालं तरी काय कसले निर्णय लावित आहात काय तुम्हाला शुद्ध येत नाही मुबीन अथवा तुमच्याजवळ आपल्या या गोष्टींसंबंधी एखादी स्पष्ट सनद आहे तर आणा तो आपला ग्रंथ जर तुम्ही खरे असाल यांनी अल्ला आणि फरिष्ठांच्या दरम्यान वंश संबंध जोडलेले आहे वास्तविकत फरिष्टे चांगल्या प्रकारे जाणतात की हे लोक अपराधी म्हणून हजर होणार आहेत आणि ते म्हणतात की अल्ला त्या गुणापासून मुक्त आहे जे त्याच्या निर्बळ दासांपैकी इतर लोक त्यांच्याशी जोडतात तुम्ही आणि तुमचे तुम हे उपास्य अल्ला पासून कोणालाही फेरू शकत नाहीत परंतु केवळ त्याला जो नरकाच्या भडकणाऱ्या आगीत हो पडणार असेल आणि आमची स्थिती तर अशी आहे की आमच्यापैकी प्रत्येकाचं एक स्थान निश्चित आहे आणि आम्ही कतारबद्ध सेवक आहोत आणि पावित्र्यगान करणारे आहोत وإن كانوا ليقولون لو أن عندنا ذكرًا من الأولين لكنا عباد الله المقلصين فكفروا به فسوف يعلمون ولقد سبقت كلمتنا لعبادنا المرسلين إنهم لهم المنصورون وإن جندنا لهم الغالبون هناك فربيتر سنقطة سد هاي आमच्यापाशी ते स्मरण असतं जे पूर्वीच्या लोकांना मिळालं होतं तर आम्ही अल्लाचे निवडक दास असतो परंतु जेव्हा ते आले तेव्हा यांनी त्याचा इन्कार केला आता लवकरच यांना या वर्तनाची परिणती माहीत होईल आपल्या पाठवलेल्या दासांना आम्ही पूर्वीच वचन दिलं आहे की निश्चितच त्यांना मदत दिली जाईल आणि आमचं सैन्य विजयी ठरेल तर हे पैगंबर सल्ला वसलम यांना जरा काही अवधी करता यांच्या स्थितीवर सोडून द्या आणि पाहत राहा लवकरच हे स्वतः देखील पाहतील का हे आमच्या प्रकोपासाठी घाई करत आहेत जेव्हा तो यांच्या प्रांगणात कोसळेल तेव्हा तो दिवस अशा लोकता फाराइट जान तंबी है अवधि सोडन दया पहा लवकर स्वतः देखी पाहतील पवित्र है, पाहत है तुझ प्रतिष्ठेचा स्वामी त्या सर्व गोष्टींपासून आहेत आणि सलाम आहे प्रेषितांवर आणि सर्व स्तुती सकल जगांच्या अल्लाच्या नावाने जो असे मेहरबाण दयावान आहे कम मिन मिन हे अत्यंत अहंकार आणि हट्टाग्रहात गुरफटलेले आहेत यांच्यापैकी आम्ही अशा कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकला आहे आणि जेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आला आहे तेव्हा ते आक्रोश करून उठले आहेत परंतु ती घटका वाचण्याची नसते या लोकांना या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटलं की एक भय दाखवणारा खुद यांच्यातूनच आला इन्कार करणारे म्हणू लागले की हा जादूगार आहे अत्यंत खोटा आहे त्यानं साऱ्या ईश्वरांऐवजी केवळ एकच ईश्वर बनवून टाकलं काय इतर है। इन्हादा इन्हादा ही तर फार आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि जनसमूहाचे सरदार असं म्हणत निघून गेले की चला आणि दृढ रहा आपल्या देवांच्या उपासनेवर ही गोष्ट तर काही औरज हेतूने म्हटली जात आहे ही गोष्ट आम्ही निकटवर्ती काळातील धर्मसमुदायांपैकी कोणाकडूनही को ऐकली नाही ही तर काहीच नाही परंतु एक कपोल कल्पित गोष्ट काय आमच्या दरम्यान केवळ हा एकच मनुष्य उरला होता की ज्याच्यावर अल्लाचं स्मरण उतरवलं गेलं खरी गोष्ट अशी आहे की माझ्या स्मरण वर शंका घेत आहेत आणि या साऱ्या गोष्टी अशासाठी करत आहेत यांनी माझ्या प्रकोपाचा आस्वाद घेतलेला नाही काय तुझ्या प्रभुत्व संपन्न आणि दाता पालनकर्त्याच्या कृपेचे खजिने यांच्या ताब्यात आहेत काही आकाश आणि पृथ्वी आणि त्यांच्या दरम्यानातील वस्तूंचे मालक आहेत बरं तर यांनी कार्यकारण विश्वाच्या उंचीवर चढून पाहावं हे तर जथ्यांपैकी एक सा जथ्था है जे याच ठिकाणी पराभूत होणार आहे यांच्यापूर्वी नू अले स्लामचा जनसमूह आणि आद आणि मेखावाला फिरो आणि लूत अलेस्लामचा जनसमूह आणि ऐकावाले यांनी खोटं ठरवलं आहे जथ्थे ते होते त्यांच्यापैकी प्रत्येकानं प्रेक्षितांना खोटं ठरवलं आणि माझ्या प्रकोपाचा फैसला त्यांच्यावर लागू झाल्याविना राहिला नाही इल्ला मिन फवाक लना कबल हे लोक सुद्धा केवळ एका विस्फोटाच्या प्रतिष्ठेत आहेत ज्यानंतर कोणताही दुसरा विस्फोट होणार नाही आणि हे म्हणतात की आमच्या रब हिशोबाच्या दिवसापूर्वीच आमचा वाटा आम्हाला हे पैगंबर सल्लासलम संयम राखा त्या गोष्टींसाठी जाहीर लोक बनवत आहेत आणि यांच्यासमोर आमचे दास दाऊद अल इस्लाम यांचा किस्सा सांगा जो प्रचंड शक्तींचा मालक होता प्रत्येक बाबतीत अल्लाकडे धाव घेणारा होता आम्ही पर्वतांना त्याच्या समोर येत वशीभूत करून ठेवलं होतं की सकाळ संध्याकाळ ते त्याच्या समोरेत पावित्र्य गान करत असत पक्षी येऊन गोळा होत असत सर्वच्या सर्व त्याच्या पावित्र्य गानाकडे लक्ष केंद्रित करत असत وَشَدَّدْنَا مُلْكَهُ وَآتَيْنَاهُ الْحِكْمَةَ وَفَصْلَ الْخِطَابِ وَهَلْ أَتَاكَ نَبَأُ الْقَصَمِ إِذِ تَوَرَّمَ الْمِحْرَابِ إِذْ دَخَلُوا عَلَى دَاوُودَ فَذَعَ مِنْهُمْ قَالُوا لَا تَخَفْ قَصْمَانُ بَغَى بَعْضُنَا عَلَى بَعْضٍ فَاحْكُم بَيْنَنَا بِالْحَقِّ تَحْكُم بَيْنَنَا بِالْحَقِّ وَلَا تَشْطُطْ وَاهْدِنَا إِلَى سَوَاءِ الصِّرَاطِ आम्ही त्याचं राज्य बळकट केले होतं त्याला प्रभोध प्रदान केले होतं आणि निर्णायक गोष्ट सांगण्याची क्षमता प्रदान केली होती मग तुम्हाला काही वार्ता पोहोचली आहे त्या खटल्यावाल्यांची जे भिंत चढून त्याच्या माडीत शिरले होते जेव्हा ते दाऊदैलेसलांजवळ पोचले होते तेव्हा तो त्यांना पाहून घाबरला त्यांनी सांगितलं भिवू नका आम्ही दोघं खटल्यातील पक्षकार आहोत ज्यांच्यापैकी एका दुसऱ्याची आग्रेक केली आहे आता आमच्या दरम्यान ठीक ठिक सत्यानिशी निवाडा करा अन्याय करू नका आणि मला माग दाखवा इंगलभूती सोन नक्षणी जिल्ह्या इंगुमान हा माझा भाऊ आहे याच्याजवळ नव्याण्णव मेंढ्या आहेत आणि माझ्याजवळ केवळ एकच मेंढी आहे यानं मला सांगितलं की ही एक मेंढी सुद्धा माझ्या हवाली कर आणि त्यानं बोलता येत मला दाबून टाकलं दाऊद अली स्लामनं उत्तर दिलं या व्यक्तीनं आपल्या मेंढ्यांसमवेत तुशी मेंढी सामील करण्याची मागणी करून निश्चितच तुझ्यावर जुलूम केला आणि वस्तुस्थिती तर अशी आहे की मिळून मिसळून एकत्र राहणारे लोक बहुधा एक दुसऱ्याची आगळी करत असतात केवळ तेच लोक यापासून वाचलेले आहेत जे इमानधारक आणि सत्कर्म करतात आणि असे लोक कमीच आहेत ही गोष्ट सांगता सांगता दाऊद अली कळून चुकलं की ही तर आम्ही वास्तविकत त्याची परीक्षा घेतली आहे म्हणून त्यानं आपल्या रबकडे क्षमायाचना केली आणि सज्जात गेला आणि रुजू झाला غفرنا له ذلك وان له عندنا لزلفا وحسنا مآب يا داوود انا جعلناك خليفه في الارض فاحكم بين الناس بالحق ولا تتبع الهوى तेव्हा आम्ही त्याची चूक माफ केली आणि निश्चितच आमच्यापाशी त्याच्यासाठी जवळकीचं स्थान आणि अनेक चांगला शेवट आहे आम्ही त्याला सांगितलं हे दाऊद आम्ही तुला पृथ्वीवर खलिफा अर्थात नायब बनवला आहे म्हणून तो लोकांदरम्यान सत्यानिशी राज्य कर आणि मनोवासनेच्या आहारी जाऊ नकोस ती तुला अल्लाच्या मार्गापासून भटकविल जे लोक अल्लाच्या मार्गापासून भटकतात निश्चितच त्यांच्याकरता कठोर शिक्षा आहे की हिशेवाचा दिवस ते विसरून गेले आम्ही आकाशाला आणि पृथ्वीला आणि या जगाला जे त्यांच्या दरम्यान आहे व्यथ निर्माण केलं नाही इतना है जान कुछ सर्वनाश है जहां नाम जो इवा सत्कृत्य कर उपद्र मजे एक सामान हो, का दुराचार हा एक मोटा बरकतवाला ग्रंथ है जो ही पैगंबर सलम आम तुम्हारे अवतरित जेनेकर विचार करावा अने बुद्धी बुद्धि विवेक राखना बोध घ्यावा ووهبنا لداود سليمان نعم العبد إنه أواب إذ عرض عليه بالعشي الصافنات الجياد فقال إني أحببت حب الخير عن ذكر ربي حتى توارت بالحجاب ردوها علي فطفق مزحا بالسوق والأعناق عن داود الإسلام لهم سليمان الإسلام سلك بطر في ذلك بطن داس मोठ्या प्रमाणात आपल्या रबकडे रुजू होणारा उल्लेखनीय आहे तो प्रसंग जेव्हा संध्याकाळच्या वेळी त्याच्यासमोर खूप प्रशिक्षित घोडे सादर केले गेले तेव्हा तो म्हणाला मी या मालाच प्रेम आपल्या रबच्या स्मरणामुळे स्वीकारला आहे येत पावेतो जेव्हा ते घोडे दृष्ट्याआड झाले तेव्हा त्याने आज्ञा दिली की त्यांना माझ्याकडे परत आणा मग लागला त्यांच्या पोटरी आणि मान्यावर हात फिरवायला